पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण सत्तेचाळीसावे धर्म म्हणजे काय आमच्या शांत व सरळसूत अशा तुरुंगातील जीवनात एकोणीशे बत्तीस सप्टेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात एकाएकी बॉम्ब गोळा पडावा त्याप्रमाणे खळबळ उडून गेली रॅम्से मॅक्डॉनल्डच्या जाती निर्णयामुळे हरिजनांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले या गोष्टीचा निषेध म्हणून प्राणांतिक उपवास करण्याचे गांधीजींनी ठरविले आहे अशी बातमी येऊन थडकली लोकांना धक्के देण्याचे अचाट सामर्थ्य त्यांच्या अंगे होते माझा डोक्या हजारो विचारांचे काहोर माजले कितीतरी संभाव्यता कितीतरी अडचणी डोळ्यांपुढे दिसू लागल्या व माझ्या मनाची शांती पार लयाला गेली दोन दिवस माझ्याभोवती अंधाराचे राज्य पसरले होते प्रकाशाचा एक किरणही तिथे फिरकेना मग मार्ग न्याहाळणार कुठून खासगी स्नेहाची ओढतर विलक्षण होती गांधीजी पुन्हा आपल्या दृष्टीस पडणार नाहीत असे मनात आले की वेदना होत। एका वर्षापूर्वी त्यांनी इंग्लंडला जाणाऱ्या बोटीवर पाय ठेवला तेव्हा मी त्यांना पाहिले तेच चख्याचे दर्शन ठरणार का त्यांनी मतदारसंघासारख्या किरकोळ मुद्द्यावर अंतिम बलिदान करण्यास तयार व्हावे यामुळे मला त्यांचा राग आला आमच्या स्वातंत्र्याच्या चळवळीवर काय परिणाम होईल जिवाळ्याचे प्रश्न काही काळ मागे पडणार नाहीत का आणि समजा त्यांना हवी ती गोष्ट मिळाली हरिजनांना संयुक्त मतदारसंघ देण्यात आला तर काय घडून येईल आपण काहीतरी मिळवले आता सध्या तरी अधिक चळवळ करण्याचे कारण नाही अशी भावना लोकात प्रसृत होणार नाही का आणि मग सरकारच्या जा जाती निर्णयाचा व एकंदर धोरणाचा आपण स्वीकार केला असेस नाही का ठरणार असहकार व कायदेभंग या हे वर्तन कितपत सुसंगत आहे ट्यागाच्या आणि विरोधित प्रयत्नांच्या समुद्रात आजवर आम्ही अवगहन केले आता सरते शेवटी असल्या क्षुल्लक गोष्टींच्या डपक्यात डुंबत राहण्यात आम्ही धन्यता मानावी काय राजकीय प्रश्नात धर्म व भावना यांची मिसळ करावायची व पदोपदी देवाचे नाव घेत असावायचे ही गोष्ट मला मुळीच पसंद पडत नसे त्यांच्या बोलण्यावरून असे वाटावे की उपवासाची तिथी देखील जर काही ईश्वरानेच त्यांच्या कानात सांगितली होती ही किती अनिष्ट प्रथा ते पाडत पण बापू जर अंतरले तर हिंदुस्तानची मग काय अवस्था होईल राजकारण कसे चालेल पुढचा काळ भयान व तमोमय दिसू लागला माझे अंतकरण निराशने व्याप्त होऊन गेले विचार कर कर केला पण डोक्यात सगळा गोंधळ माजला होता संतापाचे आणि भाव दाटले होते आणि या मनस्तापाला कारणीभूत झालेली जी व्यक्ती तिच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाच्या लहरी त्यातच मिळसत होत्या काय कराव्या ते सुचेना सर्वांशीच व विशेषता स्वतः माझ्याशी मी तुसडेपणाने वागू लागलो इतक्यात एक विलक्षण गोष्ट घडून आली भावनांचे वादळ होऊन गेल्यावर हृदयाकाळ जरा प्रसन्न झाले आणि भविष्याकाळापूर्वी इतका अंदाकरमय वाटणं लोकांच्या मनस्थितीचा अचूक अंदाज बांधून योग्य तीच गोष्ट करण्याची कला बापूजींच्या अंगी होती माझ्या दृष्टीने असमर्थनीय असलेले त्यांचे हे कृत्य केवळ तात्कालिक राजकीय उद्दिष्टाच्या संकुचित क्षेत्रातच नव्हे तर राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या विस्तीर्ण क्षेत्रातही बहुपरिणामी ठरणारे असेल आणि समजा बापूना मृत्यू आला तरीही युद्ध चालू राहणारच तेव्हा काहीही घडो आपण तयारीने राहिले पाहिजे गांधीजींना मृत्यू आला तरी धीर गमावायचा नाही असा मनाचा धडा केल्यावर कोलाहल शांत झाला आणि जगात कोणतेही संकट आपल्यावर गुदरले तरी त्याला तोंड दणे सामर्थ्य आपल्या अंगे आहे अशी हिम्मत वाटू लागली गांधीजींच्या उपवासाने सर्व देशभर अपूर्व अशी खळबळ माजून एकाएकी हिंदू समाजात उत्साहाची एवढी प्रचंड लाट उसळली की तिच्या धक्क्यानी अस्वच्छता मुळासकट उलथून असे वाटू लागले एरवड्याच्या तुरुंगात बसलेल्या या लहान मूर्तीच्या हातात केवढी जादू आहे लोकांची अंत करण हा लोन सोडण्याची काय विलक्षण हा तोडी तिच्या आहे असे मला वाटले। त्यांनी मला एक तार पाठविली माझ्या शिक्षेनंतर त्यांनी मला पाठविल हा पहिला संदेश तारे तारेमध पुढील प्रमाणे मजकूर होता या अत्यंतिक यातनच्या काळात डोळ्यांना तुमची मूर्ती दिसत होती उपवासासंबंधी तुमचे मत काय आह ताणण्याची माझी फार इच्छा आह तुमच मत मला किती मुलाचे वाटत माहीत आहेच इंदू व स्वरुपची मुाव्यास आली होती इंदू आनंदात आह गालही जरावर आलेले दिसले माझी प्रकृती छान आहे उत्तर तारेने यावे सप्रेम आशीर्वाद उपवासाच्या यातना होत असता व इतर अनेक व्यवधाने सांभाळवायची असता माझीही मुलगी व माझ्या बहिणीची मुले भेटाव्यास आली होती वगैरे गोष्टी त्यांनी लिहाव्या इतकेच नव्हे तर इंदिरा लठ्ठ झाली आहे असाही उल्लेख केल्याशिवाय राहू नये हे किती विलक्षण पण त्याचबरोबर गांधीजींच्या स्वभावाला किती अनुरूप जीवनातील दिसाव्यास क्षुल्लक पण महत्वाने मोठ्या गोष्टी गांधीजींच्या नजरेतून कधीही सुटावायच्या नाहीत मतदारसंघासंबंधी काहीतरी तडजोड ठरल्याची बातमीही मला त्याच त्याचवेळी कळली सुप्रिंटेंडंटच्या मेहरवानीमुळे मला गांधीजींना तारेने उत्तर पाठविता आले मी असे लिहिले होते तुमची तार व तडजोडीसंबंधी त्रुटीत बातमी समजली त्यामुळे फार समाधान व वा आनंद वाटला तुमच्या प्राणांतिकवासाची बातमी प्रथम कळली तेव्हा मानसिक यातनाहून गोंधळ उडाला पण अखेरीस आशावादाची सरशीहून मन शांत झाले पदलित वर्गासाठी करावा तो त्याग थोडाच आहे खालच्यातल्या खालच्या वर्गांना मिळणाऱ्या स्वतंत्रवरुनच राष्ट्रीय स्वातंत्र्याची किंमत ठरविली पाहिजे पण एकमेव ध्येय इतर प्रश्नांच्या गर्दीत अदृश्य होईल की काय अशी चिंता वाटते धार्मिकदृष्ट्या विचार करणे मला शक्य नाही तुमच्या साधनांचा सा इतर लोक दुरुपयोग करतील ही भीती आहेच पण तुमच्यासारख्या किमयागाराला मी कोण उपदेश करणार सप्रेम नमस्कार पुण्याला जमलेल्या मंडळींच्या तडजोडीवर सया ब्रिटिश मुख्य प्रयत्नांनीही कधीही दाखविलेल्या तत्परतेने ती मान्य केली व तज्ञरुप जाती निर्णयात फरक करण्यात आला गांधीजींनी उपवास सोडला मला असे तह हो व तळजोडी फारशा पसंत पडत नाहीत पण आतील कलमांचा विचार सोडून दिला तर पुण्याची मला पसंद पडली असे म्हटले पाहिजे गडबड थांबली आणि तुरुंगातील जीवनाचे राहाट पुन्हा फिरू लागले हरिजन चळवळीविषयींच्या व गांधीजींच्या तुरुंगवासातील कार्यक्रमाविषयींच्या बातम्या आम्हाला कळत पण त्यापासून मला फारसा आनंद होत नसे अस्वच्छता निवारणाची व अस्पृश्योद्वाराची चळवळ झपाट्यानी पुढे भरारली यात शंका नाही ते इष्टच होते पण त्यामुळे कायदेभंगाचा जोर हटला हे निसंशय देशाचे लक्ष दुसरीकडे लागले व अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हरिजन कार्य हाती घेतले तुरुंगावास आणि विशेषतः लाठीमार व जप्त्या ही अरिष्टे टाळण्यासाठी या लोकांपैकी बहुतेकांना काहीतरी निमित्त हवे होते गोष्ट स्वाभाविक होती कारण हजारो कार्यकर्त्यांनी घरादारांची राख रांगोळी करून आत्यंतिक दडपशाही एकसारखी सहन करीत रहावे अशी अपेक्षा तरी कशी करता येईल असे असले तरी राष्ट्रीय चळवळीचा हळूहळू होणारा हा अदा पाहून मनाला विषाद वाटे इकडे कायदेभंग चालू होताच एकोणीसशे तेतीसच्या कलकत्ता काँग्रस्त्रिप्रमाणे काही लाटाई मधूनमधून उठत असत हरिजन कार्यासाठी गांधीजींना तुरुंगात काही सवलती मिळाल्याकारणाने त्यांच्या कारागृहवासामुळे मनाला बोचत राहणारे शल्य पूर्वीप्रमाणे बोच्छन असले या सर्व बनावामुळे माझ्या मनाचा हिरबोड होऊन गिला नंतर बऱ्याच महिन्यांनी म्हणजे एकोणीशे तहतीसच्या मधि गांधीजींचा एकवीस उपवास सुरु झाला त्याही वेळी प्रथम बातमी कळताक्षरीच मनाला धक्का बसला पण हसंग अपरिहार्य समजून मी मनघट्ट कलि होत त्यांनी एकदा निश्चय जाहीर केल्यावर लोकांनी उपवास सोडण्यासाठी त्यांना गळ घालावी याचीच मला चिडाली उपवास म्हणजे मला गौड बंगाल वाटे त्यांचा निश्चय होण्यापूर्वी माझे मत विचारले असते तर मी खात्रीनेत जोराचा विरोध केला असता पण गांधीजींच्या शब्दाला फार किंमत आहे असे माझे मत असल्याकारणाने त्यांना शब्द परत घ्यावायास लावणे चुकीचे आहे अशी समजूत होती शिवाय ते करीत असलेली गोष्ट स्वतः त्यांना अपरंपार महत्वाची अशी वाटत होती उपवासाला आरंभ होण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांनी मला वैशिष्ट्य आणि दर्शक असं एक पत्र लिहिले ते वाचून माझे मन विरघळून गेले आणि मी पुढील प्रमाणे तार केली पत्र पावले कळत नाही त्या गोष्टीबद्दल काय लिहीणार अपरिचित अशा प्रदेशात माझी वाट चुकली आहे अंधारात चाचपडत पुढे जाण्याचा प्रयत्न मी करीत आहे पण पावले ठेचळत आहेत या राणात परिचित असे काय ते तुम्हीच काहीही घडो तुमच्याबद्दलचे प्रेम व तुमच्याविषयीचे विचार मनातून नाहीसे होणार नाहीत त्यांच्या कृत्याबद्दलच्या तीव्र नापसंतीचा विचार मी आवरता घेतला तरीही त्यांना आनंददायक असा संदेश आपण पाठविला नाही भयंकर अशा दिव्यातून जाण्याचा त्यांनी निश्चय केला आहे कदाचित ते मृत्यूमुखीही पडतील तेव्हा त्यांच्या मनाला संतोष वाटेल असा संदेश पाठवलाच पाहिजे या दिव्यातून बाहेर पडावायचे तर सर्व शक्ती एकवटून झुंजा वयासाव अशा प्रसंगी लहान दिसणाऱ्या गोष्टींचा मनावर फार परिणाम होत असतो काहीही घडले त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागली तरी आपण धीर धरून सारे सहन केले पाहिजे असे अनेक विचार मनात येऊ लागले म्हणून मी पुन्हा एक तार केले फार मोठ्या संकटमय अशा प्रवासातले पहिले पाऊल तुम्ही टाकले आहे या प्रसंगी मी पुनश्च आपले सप्रेम अभिनंदन करतो परिणाम काहीही घडला तरी उत्तम असे फळच मिळेल व काहीही झाले तरी तुम्हीच यशस्वीवाल असे मला वाटू लागले आहे याची खात्री असू द्यावी उपवास पार पडला पहिल्याच दिवशी त्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आली व गांधीजींच्या सल्ल्याप्रमाणे कायदेभंग सहा आठवड्यांपर्यंत तहकूब करण्यात आला देशामध्ये पुन्हा भावनांना पूर लोटला आणि हे प्रयोग राजकीयदृष्ट्याबरोबर आहेत की नाहीत अशा विचारात मी पडलो ही केवळ धर्म पुनरुज्जीवनामाची चवळ होती तर्कशास्त्राला तिचा प्रवाह क्षणभर देखील थोपवता आला नसता सारा देश त्या महात्म्याकडे आदरपूर्ण दृष्टीने पाहत राहिला होता चमत्कारामागून चमत्कार ते करून दाखवतील अस्पृश्यता ते नष्ट करतील स्वराज्य मिळवतील आणि अशाच इतर अनेक गोष्टी घडतील अशी जनतेची अपेक्षा होती स्वतः मात्र थोड़े सुद्धा काम करण्याची लोकांची तयारी नव्हती आणि इतरांनी विचार करावा असा गांधीजींचाही आग्रह होता आत्मशुद्धी व त्याग यांच्यावर त्यांचा सगळा भर गांधीजींबद्दल माझ्या मनात कितीही प्रेम असले तरी विचारदृष्ट्या मी त्यांच्यापासून लांब लांब चाललो आहे असे मला वाटू लागले राजकीय चळवळीत ते आपल्या बिनचूक अशा स्वाभाविक प्रेरणांचा पुष्कदा कौल घेत कार्य करण्याची ईर्षा देखील त्यांच्या अंगी मुबलक होती परंतु राष्ट्राला शहाणे करावायचे असेल तर श्रद्धेच्या मार्गाची शिकवण योग्य ठरेल काय काही काळ त्यापासून फायदाही होईल पण अखेरीच काय शिवाय मला हेही कळेना की हिंसा व कल यावर आधारलेली चालू समाजघटना कशी मान्य करतात तिरुंगातून बाहेर पडलो की माझ्यापुढे संकटे उभी राहणार याची मला जाणीव होती पण आता मी एकाकी आणि पोरका झालो आहे असे मला वाटू लागले ज्या हिंदुस्थानच्या चरणी मी माझे प्रेम अर्पण केले ज्याच्या उन्नतीसाठी मी खपलो तो हिंदुस्तान मला एखाद्या अपरिचित प्रदेशाप्रमाणे वाटू लागून माझ्या मनाचा गोंधळ उडाला माझ्या देशबांधवांची विचारधारा व त्यांची अंतकरम प्रवृत्ती मला मान्य होत नाही हा माझाच दोष असेल काय अगदी निकटचे सहकारी व मी यांच्यामध्ये डोळ्यानं न दिसणारा एक प्रचंड तट उभार आलेला आहे त्यावरून आपल्याला पलीकडे जाता येणार नाही असे विचार डोक्यात येऊन मन खिन्न झाले की ते भ्यालेल्या गुगलगाईप्रमाणे सर्व बाजूंनी आकसुन जाई जुनी विचारसरणी जुन्या आशा जुन्या आकांक्षा एकंदरीत जीर्ण जगाचेच वातावरण आपल्या सहकार्यांपूरती पसरलेले आहे असे मला वाटत असे आणि मला हवे असलेले नवे जग ते तर अद्याप दूर होते नाही कुठे टेकाया मस्तक हे थारा एक नष्ट होय जगत न दुझे जनना समर्थ चालाती ती या दोहोंमधी सतत एरधारा हिंदुस्तान हा धर्मप्रधान दक्ष आह असा समज प्रचलित आहे एकमकांची टाळकी सडकून हिंदू मुसलमान व शीख आपापल्या धर्मावरील विश्वास जग जाहीर करीत असतात धर्माचे संघटीत स्वरूप हिंदुस्थानात व इतरत्र जे माझ्या दृष्टीस पडले त्यामुळे मला तर तिरस्कारयुक्त भीती वाटू लागली आह अशा धर्माचा मी अनेक वार निष्ध कलि असून त्याचा निपात केला पाहिजे असे माझे मत आह धर्माच्या नावाखाली बहुतेक वेळा अंधश्रद्धा आणि प्रगती परामटपणा आणि कडवेपणा प्रिरवणूक आणि स्वार्थरक्षण यांचा झांगडिंग सुरू असलेला एक खोल दडलेली तहान ज्यामुळे तृप्त होईल असे काहीतरी धर्मात आहे हे मी ओळखून आहे वेदना पीडित असंख्य जीवांना त्याने शांतविले सुखविले आणि अचाट सामर्थ्य संपादन केले ते एरवी कसे शक्य झाले असते ती शक्ती सुख अंधश्रद्धेच्या व संशयाभावाच्या आडोशाला बसल्यामुळेच प्राप्त झाली आहे का अंधश्रद्धेच्या बंदरात मुक्काम केला म्हणजे उघड्या समुद्रावरील वादळापासून बचाव होतो या कल्पनेतूनच त्या मनशांतीचा उद्भव झाला असेल का की धर्मामुळे प्राप्त होणाऱ्या मानसिक शांतीमध्ये अधिक काही तथ्याश आहे काही व्यक्तींकडे पाहून तरी त्या मनशांतीत सत्वांश असेल असा ग्रह होतो हे खास संघटीत धर्माचे इतिहासकालीन स्वरूप काहीही असो वर्तमान काळात तरी खोबरे निघून गेलेल्या करवंटीचे स्वरूप त्याला प्राप्त झालेले दिसते त्याचा बाह्य बापुद्रा पूर्वत कायम असला तरी आत अजिबात माल मालमसाला भरलेला आढळतो आणि आतल्या गावातला पुष्टीतुष्टीमय भाग कोटिल असला तर त्यांच्या भोवती हानिकारक अशा इतर द्रव्यांचा साखा जमलेला असतो पौर्वात त्याचप्रमाणे पाश्चात्य धर्माचीही अशी स्थिती आह धर्माशी ज्याचा काढीचाही संबंध नाही अशा नाममात्र धर्माचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इंग्लिश चर्च इंग्लिश चर्च म्हणजे तेथील शासन संस्थेची एक राजकीय खातेच बनून गेल आह इंग्लिश चर्च ष्कळ भक्त फार थोर व चारित्र्यवान पुरुष आहे त्यात शंका नाही परंतु भांडवलशाही व साम्राज्यशाही यांना आपले हिडीस स्वरूप झाकण्याकरता चर्चकडून नीतीची व ख्रिस्तधर्माची झुलू वापरण्यास मिळावी याचे नवल वाटते आशिया व वा आफ्रिका खंडातील ब्रिटिशांच्या पेंढारी वृत्तीचे समर्थन नैतिक सिद्धांतानुसार चर्चकडून होत गेल्यामुळे आपण जे जे करू ते, ते योग्यच आहे अशी लोकविलक्षण धिटाईची वृत्ती इंग्रज लोकांच्या मनात रुजत गेली ही वृत्ती चर्चमुळे उत्पन्न झाली की या वृत्तीतून सध्याची चर्चे निर्मिती झाली ते मला सांगता येणार नाही विश्वासघातकी इंग्लंड ही पदवी इंग्लंडला फार जुन्याकाळी प्राप्त झालेली आहे तथापि ज्यांचा स्वतःचाच इतिहास काळाकुट्ट आहे त्या साम्राज्यवादी राष्ट्रांनी इंग्लंडला विश्वासघातकी म्हणून हिरवण्यात काढतात पर्यंत इतर राष्ट्रे ब्रिटिशांपेक्षाही अधिक क्रूर वृत्तीने वागत आली आहे परंतु आपल्या स्वार्थावर धर्माचा मुलामा सढविण्याच्या कामी ब्रिटिशांसारखे यश कोणालाच लाभलेले नाही स्वतःच्या डोळ्यातील मुसळ तसेच राहू देऊन दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी उतावळपणा करण्याचा गुण आपण सर्वांचाच असतो पण ब्रिटिश लोक या गुणात बिनजोर ठरतील प्रोटेस्टंट पंथानी इह बरलोकी दोन्हीकडे दे डल्ला मारण्याचा प्रयत्न कला इहलोकी त्यांनी आपल्या दुकानाचा थाट जमवला खरा पण पन, त्या पंथाचे धार्मिक स्वरुप हिनकस होत चालले व हळूहळू त्यांची धार्मिक बाजू नष्ट होऊन प्रोटेस्टंटांच्या धर्ममठांना मोठ्या पेढीच स्वरूप प्राप्त झाले पाश्चात्यदात रोमन कॅथोलिक पंत एवढाच काय तो एक जिवंत धर्मपंत उरला आहे इस्लामी व हिंदू धर्माप्रमाणेच कॅथोलिक धर्मातही शंका कुशंकांना अथवा संदेहबुद्धीला अवकाश नाही या आयुष्यात कुठे काही कमतरता असेल तिची भरपाई पुढील आयुष्यात होऊन जाईल असे आश्वासन कॅथोलिक पंतातही भक्तगणांना मिळत असत असल्या या धर्मरुपी मंदिराचा आश्रय मला करता येईल असे वाटत नाही वादळांचा व वा लाटांचा मारा सहन करी उघड्या समुद्रावर राहणेच मला पसंत आह मरणोत्तर जीवनाविषयी मला फारशी फिकीर वाटत नाही यो लोकच्या प्रश्नातच माझे सारे लक्ष गुंतलेले आहे नीतीवर अधिष्ठित व धर्माविषयी साशंक असा चिनी लोकांचा परंपरागत दृष्टिकोन मला स्वीकारावा असा वाटतो पण तंत्रभूत व्यवहारविषयक सिद्धांत मात्र मला मुळीच मान्य होण्यासारखे नाही या धर्मदृष्टीचे नाव ताओ, जीवनाचा संन्यास न करता स्वीकार करा त्याच्याशी आपले व्यवहार मिळते करून घ्या सुधारणा करा अशी टाओ मार्गाची शिकवण आहे परंतु आपल्या नित्य धर्मदृष्टीची या जगाशी फारक झाली दिसते तर्कवादाला तिचा विरोध असतो काही तत्वे अक्षर व सनातन आहेत असे निशंकपणे मानून तिचे व्यवहार चालू असतात एवढेच नव्हे तर तिची भिस्त भावना व विकार यांच्यावरही असल्याची आढळून येते माझ्या मते ज्या आध्यात्मिक व जीवाशी संलग्न अशा गोष्टी आहेत त्यांच्याशी या धर्मदृष्टीचा काहीच लागाबंदा दिसून येत नाही आपल्या पूर्वकल्पनांच्या सांज्यात प्रत्यक्ष वस्तुथिती बसणार नाही अशी दस्ती वाटत असल्यामुळे उपरोक्त धर्मदृष्टीला अनुसरणारे लोक बहुतांच्या जगाकडे डोळे उघडून पाण्यासही तयार नसतात भिन्न मते अथवा कल्पना त्यांना सहन होत नाही संकुचित स्वयंकेंद्रित व अहंकारमय अशी धर्मदृष्टी स्वार्थ साधू व संधीसाधू लोकांच्या हातचे पुष्कदा खेळणे होऊन बसल्याची आढळण येते धार्मिक लोकांमध्ये विशुद्ध चारित्र्याच्या चा व अध्यात्मप्रवण अशा व्यक्ती झाल्या नाहीत अथवा सध्या उपलब्ध नाहीत हा माझ्या म्हणण्याचा आशय नव्हे पण धर्मदृष्टी हितकारक ठरत नाही उलट लोकांची नैतिक व आध्यात्मिक उन्नती त्यामुळे स्थगित होते असे म्हणणे प्राप्त आहे अर्थात नैतिक व आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय ते वैकुंठपेठेतील वजनामापांनी न ठरवता इह लोकांची वजने मापे त्यासाठी घेतली तरच या आक्षेपातील ट्रास्तपणा कळून येईल ब्रम्हजिज्ञासा ही बहुशा समाजपरान्मुख असते व धार्मिक माणसाचे सर्व लक्ष्य समाजहितापेक्षा स्वतःच्या मोक्षप्राप्तीकडे लागल्याचे प्रत्यास येते मोक्षमार्गी मनुष्य अहंकारापासून सुटका करून घेण्याची धडपड करीत असता अहंकाराच्या जाळ्यात अधिकाधिकच गुरपडत जातो धर्माला संगडी स्वरूप प्राप्त झाले की त्याला स्वार्थपरायता प्राप्त होऊन तो परिवर्तन विरोधी व प्रगती विरोधी बनत जातो गुलामांची सामाजिक उन्नती करण्याच्या कामी ख्रिस्ती धर्मपीठांचे मुळीच साह्य झाले नाही ही गोष्ट सर्व श्रुत आहे गुलाम ते आगरी बनले पण ते केवळ आर्थिक परिस्थितीमुळे अगदी अलीकडच्या काळात लंडन येथील धर्मगुरुने अमेरिकेतील गुलाम मालकांना लिहिलेल्या पत्रावरून सुद्धा चर्चची वृत्ती स्पष्ट कळून येईल ख्रिश्चन धर्मामुळे पापाचा, सैतानाचा, मानवी विकारांच्या विषयांच्या व अनिर्बंध वासनांच्या बंधनापासून मुक्ती मिळते परंतु मानवांची बाह्य परिस्थिती जशी असेल म्हणजे ते बंधनात असोत किंवा स्वतंत्र असोत ती तशीच कायम राहणार बाप्तीस घेऊन ते ख्रिस्ती झाले म्हणून त्यांच्या बाह्य परिस्थितीमध्ये बदल होण्याचे कारण नाही कोणताही संघटित धर्म आजच्या काळात इतक्या प्रांजलपणे आपले मत बोलून दाखवणार नाही परंतु वर्तमानकालीन मालकी हक्क व समाजरचना यासंबंधी त्याची विचारसरणी अशाच प्रकारची असावयाची शब्दांची अर्थवाहक शक्ती फारच अपूर्ण आहे शब्दाचे निर्णाय अर्थ केले जातं धर्म या शब्दाचा अर्थ जितक्या भिन्न भिन्न तऱ्हे करण्यात येतो तितक्या भिन्न भिन्न प्रकारांनी दुसऱ्या कोणत्याही शब्दाचा अर्थ कुचितच करण्यात येत अस धर्म हा शब्द ऐकला की दोन माणसाच्या मनात काही एकच एक विचारस्तबक उभे राहणार नाही धार्मिक विधी व आचार धर्मग्रंथ विशिष्ट लोकसमूह धर्मतवेतीनियम पूज्य भाव प्रेम द्वेष तिरस्कार दयाबुद्धी त्याग संन्यस्तवृत्ती उपोषणे भोजन समारंभ प्रार्थना लग्नसंस्था मृत्यू स्वर्ग दंगे व हानामारी एक ना दोन हजारो विचारचित्रे त्या एका शब्दोच्चाराबरोबर डोळ्यांपुढे उभी राहतात व त्यांच्या भरीला मनात एवढा भावनाश उत्पन्न होतो की निपक्षपाती वृत्तीने विचार करणे अशक्य व्हावे धर्म हो वा या शब्दाला कधी राम काळी निश्चित अर्थ असलाच तर तो आता तरी पारृप्त झालेला आहे सध्याच्या काळी धर्मामुळे वितंडवाद व गोंधळ मात्र निर्माण होत असतो तेव्हा या ऐस पैस शब्दाला विश्रांती देऊन अधिक संकुचित अर्थाचे ईश्वरविषयक शास्त्र तत्वज्ञान नीतीशास्त्र अध्यात्मशास्त्र वगैरे शब्द वापरण्यास घ्यावेत हे शब्द सुद्धा संदिग्धच आहेत पण धर्म या शब्दा इतके ते सैल नाही तसेच त्यांच्या भोवती धर्म या शब्दाप्रमाणे भावनांची व विकारांची फारशी गर्दीही अद्याप झालेली नसल्यामुळे हे शब्द वापरण्यापासून पुष्कळ फायदा होईल असे वाटते मग धर्म म्हणजे काय मनुष्याच्या अंतशक्तींचा विकास ही प्रत समजण्यात येणाऱ्या दिशेने ज्ञानशक्तीची उत्तरांती असा साधारणतः धर्माचा अर्थ असावा पण उन्नतीची दिशा कोणती असावी यावर वाद उद्भवणारच पण माझ्या समजुतीप्रमाणे धर्माचा भर अंतर्विकासावर असून बाह्यस्थितीचे परिवर्तन हे मनातील परिवर्तनाचे अविष्कृत स्वरूप आहे असे धर्म मानतो अंतर विकासाचा अंतर्विकासाचा बाह्यसृष्टीवर पुष्कस परिणाम होतो यात शंका नाही पण मनाचा घाट बनत असता बाह्य परिसरच्या दडपणाचाही अतिशय परिणाम होत असतो हेही तितकेच उघड आहे बाह्य व अंतशक्तींच्या एकमेकीवर क्रिया व प्रतिक्रिया चालू असतात परिपूर्ण अशा पाश्चात्य समाजात अंतर्विकासाच्या मानाने बाह्य विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे ही गोष्ट सत्य असली तरी आम्ही ज्या अर्थी औद्योगिकदृष्ट्या फार मागासलेल्या आहोत त्याअर्थी आमचा मनोविकास मोठ्या प्रमाणात झालेला असला पाहिजे हे त्यावरून सिद्ध होत नाही अशा भ्रांत कल्पनांच्या सहाय्याने स्वतःचे समाधान करण्याचा व स्वतःच्या हीन स्थितीकडे पाहून मनाला वाटणाऱ्या विषादाचा उपशम करण्याचा आपण प्रयत्न करीत असतो परिस्थितीच्या सापळ्यातून बाहेर निसलून काही व्यक्तींना मनोविकासाच्या नभोमंडळात उंच पदा मारता येत असतील पण मोठमोठ्या गटांची अथवा राष्ट्रांची मानसिक वाढ व्हायची असेल तर काही किमान प्रमाणात बाह्य परिस्थिती वाढ झाली असली पाहिजे आर्थिक संकटांनी घेरलेले व जगावे कसे या विमंचांनी पोळलेल्या माणसाला अंतर्विकासाच्या कितीशा पायऱ्या चढणे शक्य आहे पायाखाली तुडवलेला व पिळून निघालेला वर्ग आत्मोन्नती कशाची करणार राजकीय व आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यांचे गुलाम बनलेले सर्व बाजूंनी नाडले व नागवले राष्ट्र मनोविकास साधणार तरी कसा तात्पर्य असे की अंतकरणाच्या विकासाला बाह्य स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थिती यांची आवश्यकता आहे पण तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असता डोळ्यापुढे असलेल्या धियाचा उच्छेद करतील अशी साधने मात्र हाती घेऊन चालणार नाही साध्या पेशा साधनांचे महत्व अधिक आहे असे गांधीजी म्हणतात तेव्हा असाच काहीतरी अर्थ त्यांना अभिप्रेत असावा अशी माझी समजूत आहे पण साधने घ्यावायची ती मात्र साध्याकडे नेणारी असावीत नाहीतर प्रयत्न निष्फळ ठरून त्यापासून अंतर्वाह्य असा दोन्ही बाजूंनी अदप्पात व्हावायाचा कोणाही माणसाला धर्माशिवाय जगणे शक्य नाही असे गांधीजींनी कोठेतरी म्हटले आहे ते पुढे लिहितात बुद्धीच्या अहंकाराने पछाडलेले लोक आम्हाला धर्माची जरुरी नाही असे ठासून सांगतात पण मी वास करीत असलो तरी मला नाक नाही असे सांगणाऱ्या माणसासारखाच त्यांचाही प्रकार आहे सत्यावरील भक्तीमुळेच मी राजकारणात पाऊल टाकले मोठ्या नम्रपणे पण अगदी मी म्हणतो की राजकारणाशी धर्माचा काही संबंध नाही असे विधान करणाऱ्या लोकांना धर्म म्हणजे काय तेच उमगलेले नाही धर्मावर टीका करणाऱ्यांचा व धर्म शब्दाचा अर्थ भिन्न आहे ही यावरून स्पष्ट होईल अशा प्रकारे एका शब्दाचे भिन्न अर्थ लावण्यात येत असल्यामुळ परस्परांच्या विधानांच आकलन होण दुर्घट होऊन बसत जीवनातील फुटकळ व अनित्य अशा घटनांच यथार्थ व समुचित अस दर्शन जो घडवून देतो तो धर्म अशी प्रोफर जॉन डुई यांनी धर्माची एक नवी व्याख्या क्लि आह ती धर्मनिष्ठानं अर्थातच पसंत पडणार नाही कोणतेही ध्येय सामुदायिक व चिरंतन हिताचे आहे अशी खात्री पटल्यावर त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी वैयक्तिक हानीची पर्वा न करता अडथळ्यांना न जुमानता करण्यात येणारे जे जे कार्य त्याला त्यातील अंगभूत गुणांच्या योगाने धार्मिक कार्याची पदवी प्राप्त होते असंही ते म्हणतात ही धर्माची कल्पना असेल तर अशा धर्माविरुद्ध कोणीच आक्षेप घेणार नाही रोमा रोला यांनी धर्मकल्पनेचा विस्तार करून तिचे स्वरूप असे बनविले आहे की संघटित धर्माच्या कट्टर भगवतांच्या अंगी हुडुडीच भरावी रामकृष्णांचे चरित्र या ग्रंथात ते म्हणतात सर्व प्रकारच्या धार्मिक मुक्त असणारे अथवा आपण मुक्त आहोत असे मानून चालणारे लोकसुद्धा वास्तविक तरकातील अशा संवेदनांच्या उपासनेत घडलेले असतात त्या तर्कातील संवेदनास्ते समाजवाद कम्युनिझम भूतदया राष्ट्रवाद इतकेच काय पण तर्कवाद अशी नावे देतात विचारांचा उगम धर्मापासून झाला अथवा नाही हे ठरवावेचे असेल तर ध्येय हा निकष मानता विचारात दिसून येणारा जिवाळा हाच निकष मानला पाहिजे एकाग्रमनाने अविभाजनिष्ठेने केवढ्याही त्यागाची तमान न बाळगता व्यक्ती निर्भयचित होऊन जर सत्याच्या शोधासाठी झटत असेल तर ती व्यक्ती धार्मिक आहे असंच मी कारण वर्तमानकालीन समाजाच्या जीवनाहून उच्चतर इतकेच नव्हे अखिल मानवाच्या जीवितांपेक्षाही उच्चतर व मानवी प्रयत्नांना ध्येयभूत झालेल्या अशा अंतिम साध्यावर त्या व्यक्तीचा सा विश्वास असतो जिवंत मनाच्या गर्भातून उत्स्फूर्त होणारा आणि लाचार मनोवृत्तीचा नव्हे कणखर मनोवृत्तीचा निदर्शक असा शंकावाद सुद्धा धर्मनिष्ठ आत्म्यांच्या दिव्य फौजेत सामील करून घेण्यास हरकत वाटू नये रोमा रॉलॉनी घातलेल्या अटी मला पार पाडता येतील असे म्हणाव्यास माझी जीवा धसत नाही पण त्यांनी घातलेल्या अटींवर त्या दिव्य फौजांच्या मागोमाग बाजारबुनगा म्हणून जाण्याची मात्र माझी तयारी आहे